श्रीमद् भागवत महापुराण स्कंद आठवा अध्याय चोवीसावा मत्स्यावताराची कथा राजाने विचारले मुनिवर्य अद्भुत कर्म करणाऱ्या श्रीहरींनी योगमायेने मत्स्यावतार धारण करून जी लिला केली होती त्याच्या त्या, त्या आदी अवताराची कथा मी ऐकू इच्छितो भगवंतानी कर्माने बांधलेल्या जीवाप्रमाणे तमोगुणी लोकांना न आवडणारे असह्य असे माशाचे रूप का धारण केले भगवन महात्म्यांना कीर्तनीय अशा भगवंतांचे चरित्र सर्व प्राण्यांना सुख देणारे आहे आपण कृपा करून त्यांची ती सर्व लीला आम्हाला सांगावी सूत म्हणतात जेव्हा परीक्षिताने भगवान श्री सुखांना हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी भगवंतांच्या मत्स्यावतारातील चरित्राचे वर्णन केले श्री शुक मनत परीक्षिता गाई ब्राह्मण देव साधु वेद और अर्थ रक्षण करना भगवान शरीर धारण ते सर्वशक्तिमान प्रभु वायुप्रमा श्रेष्ठ कनिष्ठ अशा सर्व प्राणे अंतरयामी रूपाने राहून ही प्राण बुद्धिगत गुणांठे होत नहीं कारण के निर्गुण <coughs> परीक्षिता मागील कल्पाच्या शेवटी <coughs> ब्रह्मदेव निद्रिस्त झाले असता ब्राह्म नावाचा नैमित्तिक प्रलय झाला होता त्या त्यावेळी भूलोकादी सर्व लोक समुद्रात बुडाले होते प्रलयकालामुळे ब्रह्मदेवांना झोप आली होती म्हणून ते झोपू इच्छित होते त्याचवेळी त्यांच्या मुखातून वेद बाहेर पडले आणि त्यांच्याच जवळ राहणाऱ्या हयग्रीव नावाच्या बलवान दैत्याने ते चोरले सर्वशक्तिमान शक्तिमान भगवान श्रीहरिनी दानवराज हयग्रीवाचे हे दुष्कृत जानले म्हणून त्यांनी मत्स्यावतार धारण केला परीक्षिता त्यावेळी सत्यव्रत नावाचा एक मोठा उदार भगवतपरायण राजर्षी फक्त पाणी पिऊन तपश्चर्या करीत होतं तोच सत्यव्रत सध्याच्या महाकल्पामध्ये विवस्वानाच्या पुत्र श्राद्धदेव या नावाने प्रसिद्ध झाला आणि भगवंतांनी त्याला वैवस्वत मनु बनविले तो राजर्षी एके दिवशी कृतमाला नदीमध्ये पाण्याने तर्पण करीत होता त्याच वेळी त्याच्या उंजळीतील लहानशी मासळी आली परीक्षिता द्रविड देशाचा आपल्या उंजळीत आलेल्या मासळीला पाण्याबरोबरच पुन्हा नदीत सोडली अत्यंत कळवळून ती मासळी परमदयाळू राजा सत्यव्रताला म्हणाली राजन आपण दीनदयाळू आहात पाण्यात राहणारे जंतू आपल्या जातवाल्यांना खाऊन टाकतात हे आपल्याला माहीत आहेच तरीत आहात स्वतःवर प्रसन्न होऊन कृपाच्या रूपाने आले आहेत याची राजाला कल्पना नव्हती तरी त्या मासळीचे रक्षण करण्याच्या त्याने मनोमन संकल्प केला त्या मासळीचे दिनवाणे बोलणे ऐकून दयाळू राजाने तिला तांब्यातील पाण्यात ठेवून आश्रमात आणली आश्रमात आणल्यानंतर एका रात्रीतच ती मासळी त्या कमंडलूमध्ये एवढी मोठी झाली की त्यात ती मावेना त्यावेळी मासळी राजाला म्हणाली आता मोठ्या कष्टाने सुद्धा मी या कमंडलूमध्ये राहू शकत नाही म्हणून माझ्यासाठी एखादे मोठे ठिकाण शोधून काढ तेथे मी आरामात राहू शकेन राजा सत्यव्रताने मासळीला कमंडलूतून काढून एका मोठ्या डेऱ्यात ठेवली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 आणि म्हणाले राजन मी जलचर प्राणी आहे या सरोवरातील सुद्धा मला आरामात राहण्यासाठी पुरेसे नाही म्हणून आपण सुरक्षितपणे मला एखाद्या विपुल पाण्याच्या खोल डोघात ठेवावे त्याने असे म्हटल्यानंतर राजाने एक एक करत त्याला अथांग पाणी असणाऱ्या अनेक जलाशयात सोडले परंतु जलाशय जेवढा मोठा असे तेवढा तो मोठा होत असे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 आपण एका दिवसात चारशे कोस विस्ताराचे सरोवर सरो व्यापून टाकले एवढी शक्ती असणारा जलचर जीव मी आजपर्यंत कधी पाहिला नाही की कधी ऐकला नाही आपण निश्चितच साक्षात सर्वशक्तिमान, शक्तिमान सर्वांतर्यामी अविनाशी श्रीहरी आहात जीवांवर कृपा करण्यासाठीच आपण जलचराचे रूप धारण केले आहे <coughs> हे पुरुषोत्तमा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 जसे देहा दी अनात्म पदार्थामध्ये मीपणाचा अभिमान धरणाऱ्या संसारी पुरुषांचा आश्रय व्यर्थ ठरतो त्याप्रमाणे आपल्या चरणांना शरण जाणे व्यर्थ होऊ शकत नाही कारण आपण सर्वांचे अहेतुक प्रेमी परम आणि आत्मा आहात आपण यावेळी जे रूप धारण करून आम्हाला दर्शन दिले आहे ते अतिशय अद्भुत आहे श्री शुक म्हणतात परीक्षिता आपल्या अनन्य भक्तांवर प्रेम करणाऱ्या जगतपती मत्स्यावतारी भगवंतानी आपला प्रियभक्त राजर्षी सत्यव्रताची ही प्रार्थना ऐकली तेव्हा त्याचे कल्याण करण्यासाठी आणि त्याचबरोबर कल्पांताच्या प्रलयकालीन समुद्रामध्ये विहार करण्यासाठी त्याला म्हटले श्री भगवान म्हणाले सत्यव्रता आजपासून सातव्या दिवशी भू भुव इत्यादी तिन्ही लोक प्रलयाच्या समुद्रात बुडून जातील जेव्हा तिन्ही लोक प्रलयकालाच्या अथांग पाण्यात बुडू लागतील <coughs> तेव्हा माझ्या प्रेरणेने तुझ्यासाठी एक मोठी नौका येईल त्यावेळी तू सर्व प्राण्यांची सूक्ष्म शरीरे घेऊन सप्तर्षी सह त्या नौकेवर चढावेस तसेच सर्व प्रकारची धान्ये आणि लहान मोठी अन्य प्रकारची बीजे जवळ ठेवावीत त्यावेळी अंधकारमय महासागरात ऋषींच्या दिव्य ज्योतींच्या साहाय्याने तू न भिता त्या मोठ्या नौकेत असून बसून विहार करावास जेव्हा प्रचंड वादळाने ती नाव डगमगू लागेल तेव्हा मी याच रूपात तेथे येईल त्यावेळी तू वासुकी नावाच्या दोराने ती नाव माझ्या शिंगाला बांध सत्यव्रता यानंतर ब्रह्मदेवाची रात्र मी ऋषींसह तुझ्या त्या नावेतून ओढीत तुला त्या नावेतून ओढीत समुद्रात विहार करीन जेव तू प्रश्न करशिली तुला उपदेश करीन मजा कृपे ज्याव परब्रह्म है तो माझा महिमा तुझा हृदयात प्रकट होईल हो तुला आत्मज्ञान होईल। राजा असे, राजा संगून श्रीहरी अंतर्धान पवले नंतर राजा भगवंता संगित कालाू लगला कुशांची टोके आसना तोड़ कर मत्स्यस्वरूप भगवंतरण चिंतन करू लगला एक राजा ने पहले कि प्रलय काल से भयंकर मेघ पाउस पड़ता मरिया सोड़न वढ़ता पहाता सर्व पृथ्वी बुड़ू लगले राजा भगवंत आज्ञे से स्मरण नावसुद्धा आसली तो धन्य इतर धान्य इतर बीजे घेन सप्तर्षीसह ती मे बसला सप्तर्षी मोटा प्रेमाने सत्यव्रता राजा तू भगवंत ध्यान करते संकट और आमसे कल्याण करील आज्ञेनुसार राजा ने भगवंत ध्यान के लिए समुद्रत सोन प्रमाण शरीर आ चार लक्षकोष लंबी का एक शिंगा एक प्रचंड मसा प्रकट जा भगवंतांच्या सांगण्यावरून ती नाव वासुकी नावाच्या दोरीने त्याच्या शिंगाला बांधली आणि प्रसन्न होऊन राजा भगवंतांची स्तुती करू लागला सत्यव्रत म्हणाला जगातील जीवांचे आत्मज्ञान अनादि अविद्येमुळे झाकले गेले आहे याचमुळे ते संसारातील अनंत दुःखांच्या भाराने त्रस्त होत आहेत जेव्हा आपल्या इच्छेने ते आपल्याला शरण येतात ते वाते आपल्याला प्राप्त करून घेतात म्हणून आम्हाला मुक्ती देणारे परमगुरु आपणच आहात हा जीव अज्ञानी आहे आपल्याच कर्माने बांधलेला आहे सुखाच्या इच्छेने तो दुःखदायक कर्मांचे अनुष्ठान करतो ज्यांची सेवा केल्यामुळे त्याचे हे अज्ञान नष्ट होते तेच माझे परमगुरु आपण माझ्या हृदयाची अज्ञानरूप गाठ तोडून टाका जसे अग्नीमध्ये तापविलेल्याने सोन्या चांदीतील मळकट भाग नाहीसा होतो आणि त्यांचे खरे स्वरूप दिसू लागते त्याचप्रमाणे ज्यांच्या सेवेने जीव आपल्या अंतःकरणातील अज्ञानरूपी मळ धुऊन टाकतो आणि आपल्या खऱ्या स्वरूपात स्थिर होतो ते आपण सर्व अविनाशी प्रभूच आमच्या गुरुजनांचे सुद्धा परमगुरु आहात म्हणून आपण आमचे सुद्धा गुरु आहात सर्व गुरु आणि संसारातील अन्य जीव या सर्वांनी मिळून जरी कृपा केली तरी सुद्धा ती आपल्या कृपेच्या दहा हजाराव्या अंशा इतकी सुद्धा असू शकणार नाही अशा आपनास मी शरण आलो आहे जसा एखादा अंधळा अंधळ्याला आपला मार्गदर्शक बनवतो त्याचप्रमाणे अज्ञानी जीव अज्ञानी माणसालाच आपला गुरु बनवतो आपण सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशी आणि सर्व इंद्रियांचे प्रेरक आहात आत्मतत्वाचे जिज्ञासू असलेल्या आम्ही आपल्यालाच गुरु केले आहे अज्ञानी मनुष्य अज्ञानी मनुष्याला ज्या ज्ञानाचा उपदेश करतो ते तर अज्ञानच असते त्यामुळे रूपी घोर अंधकाराचीच प्राप्ती होते परंतु आपण मात्र त्या अविनाशी आणि अमोघ ज्ञानाचा उपदेश करता त्यामुळे मनुष्य सहजपणे आपल्या खऱ्या स्वरूपाला प्राप्त करून घेतो आपण सर्व लोकांचे सुहृद प्रियतम ईश्वर आणि आत्मा आहात गुरु त्यांचेद्वारा प्राप्त होणारे ज्ञान आणि इष्टवस्तूची प्राप्ती हे सुद्धा आपलेच स्वरूप आहे असे असताही इच्छांच्या बंधनात जखडलेले जाऊन लोक अंधळे झाले आहेत त्यामुळे आपण त्यांच्या हृदयातच विराजमान असताना या गोष्टीचा त्यांना पत्ताच नाही आपण पूजनीय परमेश्वर आहात आपल्या आपल्याकडून ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी मी आपल्याला शरण आलो आहे भगवन परमार्थ प्रकाशित करणाऱ्या आपल्या वाणीने आपण माझ्या हृदयातील ग्रंथी तोडून टाका आणि आपले स्वरूप प्रकट करा श्री शुक म्हणतात परीक्षिता अशी प्रार्थना करणाऱ्या राजाला मत्स्यरूपधारी पुरुषोत्तम भगवंतांनी प्रलयाच्या समुद्रात विहार करीत असतानाच आत्मतत्वाचा उपदेश केला भगवंताने राजर्षीला आपल्या स्वरूपाच्या संपूर्ण रहस्याचे वर्णन करीत असताना सु असताना ज्ञान भक्ती आणि कर्मयोगाने परिपूर्ण अशा दिव्य पुराणाचा उपदेश केला त्याला मत्स्यपुराण म्हणतात ऋषींसह नावेत बसलेला असतानाच सत्यव्रताने संशयरहित होऊन भगवंतांच्याकडून सनातन ब्रह्मस्वरूप आत्मतत्वाचे श्रवण केले यानंतर देवा प्रलयकाळ संपून ब्रह्मदेव उठले तेव्हा भगवंतानी हयग्रीव असुराला मारून त्याच्याकडून वेद मिळवून ते ब्रह्मदेवांना दिले भगवंतांच्या कृपेने राजा सत्यव्रत ज्ञान आणि विज्ञानाने संपन्न होऊन या कल्पामध्ये वैवस्वत मनू झाला आपल्या योगमायेने मत्स्यरूप धारण करणारे भगवान विष्णू आणि राजर्षी सत्यव्रत यांचा हा संवाद व हे मोठे आख्यान ऐकल्याने मनुष्य पापातून मुक्त होतो जो मनुष्य भगवंतांच्या या अवताराचे दररोज कीर्तन करतो त्यांचे सर्वसंकल्प सिद्धीला जाऊन त्याला परमगती प्राप्त होते प्रलयकालीन समुद्रामध्ये जेव्हा ब्रह्मदेव निद्रिस्त झाले होते त्यांची सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती लोप पावली होती त्यावेळी त्यांच्या मुखातून निघालेल्या श्रुती चोरून हयग्रीव दैत्य पाताळात घेऊन गेला होता भगवंतांनी त्याला आणि सत्यव्रत सप्तर्षीचा उपदेश केला समस्त जगताचे परमकारण असणाऱ्या त्या लीला मत्स्य भगवंतांना मी नमस्कार करतो इति श्रीमद्भागवते महापुराने वैया शिक्क्या मष्टादश सहस्रयाम पार चरितान पारमहंस्यां संहितायाष्टमस्कंधे मस्यावताचरितावर्णनम चुर्वीशोध्याय श्रीकृष्णारणमस्तु हर नम गोपाल भगवान की जय